पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे निवड जुलै महिना जसजसा जात होता तस तसे देशातील राजकीय क्षेत्रात अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले होते आणि या अपेक्षा अशा होत्या की गांधीजींच्या निर्णयाचा विचार करून सरकार काही पावले पुढे येईल किंवा आपला जुना हट्ट कायम ठेवून देशामध्ये एक प्रकारचा विस्फोट होईल अशा दोन्ही तऱ्हेच्या भावनांनी वातावरण भरलेले होते सात ऑगस्टला मुंबईला आम्ही जाण्यापूर्वी जे चित्र होते ते हे असे होते मुंबईच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेसाठी आम्ही बरेचजण जाणार होतो म्हणून आमची राहण्याची व्यवस्था आम्ही खत्तवाडीतील पान बाजारमध श्री कोरे यांच्या माहितीने केली होती त्याच बिल्डिंगमध्ये माझे काही नातेवाईक राहत होते त्यामुळे मलाही तिथे राहणे सोयीचे होते आम्ही जवळजवळ दहा बारा जण असे एकत्र राहत होतो पान बाजारच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील दोन खोले आमच्यासाठी मोकळ्या करून दिल्या होत्या आम्ही त्यात जाऊन राहिलो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक दिनांक 7 ऑगस्टला दुपारनंतर सुरु झाली ग्वालिया टँकवरील ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ऐतिहासिक बैठक मोठ्या थाटामाटाने सुरू झाली लोकांमध्ये अमाप उत्साह होता सर्व प्रमुख नेते मुंबईमध्ये आले असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी फार होती आम्ही कार्यकर्ते म्हणून अधिवेशनाला हजर राहण्यासाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका मिळवल्या होत्या त्यामुळे लवकर चांगली जागा मिळावी म्हणून अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर जवळजवळ दोन तास आम्ही आधीच मंडपात जाऊन पोहोचलो आज काय घडणार या अपेक्षेमुळे आणि चिंतेमुळे माझे मन व्यग्र झाले होते आज काहीतरी नवीन क्रांतिकारक घडणार अशी भावना मनामध्ये होती त्या दिवशी सकाळीच वर्किंग कमिटीची सभा झालेली होती आणि प्राथमिक औपचारिक गोष्टी झाल्यानंतर वर्किंग कमिटीतर्फे ठराव मांडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले त्यांनी भारत छोडो अशा अर्थाचा प्रसिद्ध असलेला ठराव मांडला आणि त्यावर त्यांनी दीर्घ भाषण केले व ठरावाची भूमिका स्पष्ट केली आज त्यांच्या भाषणातील सर्व भाग माझ्या लक्षात नाही पण त्यांनी असे सांगितल्याचे स्पष्ट स्मरले आमचा ठराव म्हणजे कोणाला धमकी नाही हि सहकाराचं निमंत्रण आह हिंदुस्तानच्या हे खरे सौंदर्यस्त होते करू किंवा मरू अशात निर्धार करून लढ्यासाठी तयार झालिला दक्षाचा नेता त्या लढ्याची भूमिका मांडताना ती वैराच्या भावनेनि तो मांडत नाही तर सहकाराच्या भावनेनिमांडतो आह गांधीजींच्या नेतृत्वाने हिंदुस्थानला जी देणगी दिली आहा ती ही होय असे वाटल पंडितजींनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा वेध घेतला आणि स्वच्छ केले की आम्हाला फॅसिझम विरुद्ध लढण्याची इच्छा आहे परंतु आम्ही ब्रिटिशांचे गुलाम म्हणून लढू इच्छित नाही फॅसिझमचा पराभव करण्यामध्ये भाव घेऊ इच्छितो परंतु स्वतंत्र देशाचे सैनिक म्हणून या ठरावापर्यंत कसा प्रवास झाला याचीही माहिती त्यांनी आपल्या भाषणात सांगितली कोणतेही मतभेद झाले वगैरे त्यांचा जाता, जाता, जाता खुलासा त्यांनी केला आम्ही आपले भाषण संपविले त्या ठरावाला पाठिंबा देण्याकरता म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी भाषण केले त्यामुळे हा ठराव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीपुढे संपूर्ण एकमताने मांडला जात होता हे स्पष्ट झाले पण या सर्वांमध्ये मौलाना आझाद यांनी प्रथमता जे भाषण केले ते त्यांच्या प्रामाणिकपणाचे बुद्धी चापल्याचे आणि उत्कृष्ट वक्तृत्वाचे एक सुंदर चित्र होते त्यांनी एका गोष्टीचा खुलासा केला आणि सांगितले छोडो हिंदुस्तान या घोषणेचा निश्वित अर्थ विचारण्याकरता म्हणून आम्ही वर्ध्याला जाऊन गांधीजींना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला असे स्पष्ट सांगितले आम्ही ब्रिटिशांना हिंदुस्थानातून जा असे सांगतो याचा अर्थ इंग्रज माणसांनी आत्ताच्या आत्ता ताबडतोब हिंदुस्तान सोडला पाहिजे असा नाही तर ते हिंदुस्तानात राहू शकतात पण माझ्या मनात आहे ते ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा ताबडतोब त्याग करावा हिंदुस्तान राज्यकर्ते म्हणून जे ब्रिटिश आहेत ते हिंदुस्तानमधे मित्र म्हणून राहू शकतात गांधीजींनी त्यांना काय सांगितले होते याचा उल्लेख त्यांनी मुद्दाहून एवढ्यासाठीच केला की परदेशात आणि सरकारच्या बाजूने या संबंधाने पुष्कसा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता सात तारखेची ही संध्याकाळची सभा महत्वाची भाषणी झाल्यानंतर स्थगित झाली आठ तारखेला सकाळी आणि दुपारनंतर अधिवेशन झाले सकाळच्या अधिवेशनात बऱ्याच उपसूचना मांडल्या गेल्या त्यामध्ये कम्युनिस्टांच्या दोन तीन उपसूचना होत्या कम्युनिस्टांनी त्यांच्या बदललेल्या भूमिके अनुसरून ठरावातील आदेश गाळला जाईल व त्याचे मूळ रूप बदलून टाकील अशा या उपसूचना दिल्या होत्या आजपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याच्या सबबीचा वापर ब्रिटिश सरकारचे समर्थक करत होते आश्चर्य त्या दिवशी असे होते की कम्युनिस्टांच्या उपसूचनांमध्ये जास्त बर प्रश्नावर होता जणू काही काँग्रेस हिंदू मुसलमान ऐक्याच्या विरोधीच होती प्रश्न होता तो आता प्राधान्य कशाला आहे आता प्राधान्य हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला आहे आणि त्याला कसलाही अवधी लागता कामा नाही ही साधी गोष्ट आहे ती कम्युनिस्ट समजू शकले नाहीत महात्मा गांधींनी या अधिवेशनात दोन भाषणे केली मला जे स्मरते आहे त्याप्रमाणे ठराव पास करण्याकरता प्रतिनिधींच्या मांडून त्यांना तो ठराव स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्यावर त्यांनी भाषण केले आणि ठराव पास झाल्यानंतर जवळजवळ दीड तास हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधे ते बोलले सभा चित्रासारखी तटस्थ बसली होती जेव्हा गांधीजी बोलत होते तेव्हा एवढा मोठा सभामंडप माणसांनी चिक्कार भरून गेला होता परंतु सुई पडली असती तरी तिचा सुद्धा आवाज ऐकू आला असता अशी शांतता होती मी तर माझे प्राण कानात आणून भाषण ऐकले माझ्या मनावर कायमचा परिणाम करणारे असं त्यांच भाषण होते त्यांनी ठरावाची भूमिका स्पष्ट मांडली परंतु आता लोकांवर कोणती जबाबदारी आहे ही गोष्ट स्पष्ट क्लि मी काही तुमचा सेनापती म्हणून हे भाषण करत आहे असं नाही असे, ना असे त्यांनी स्पष्ट केले मी एक सेवक आहे मला जर काम करायला संधी दिली तर मी ज जसे प्रसंग येतील तस तसे कार्यक्रम दीन। पण तुम्हाला एक गोष्ट स्वच्छ सांगू इच्छितो की आजपासून तुम्ही सर्वजण स्वतंत्र झाला आहात असं समजून काम करायला लागा हा शेवटचा लढा आहे आणि या लढ्याचा मंत्र करू किंवा मरू असा आहे हे त्यांचे शब्द लोकांच्या अंतकरणात विजेसारखे चमकून गेले मौलाना आझादांनी यानंतर एक भाषण केले आणि ठरावायला मान्यता मिळून ते अधिवेशन संपले भारून गेलेल्या मनाने आणि एका नव्या जबाबदारीच्या जाणीवन आम्ही तो मंडप सोडला आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो बरोबर श्री के डी पाटील चंद्रोजीराव पाटील गौरीहर सिंहासन शांतारा मीनामदार आणि जिल्ह्यातील आणखी काही प्रमुख कार्यकर्ते होते आम्ही परत आल्यानंतर मध्यरात्र होऊन गेली तरी अधिवेशनात भाषणांवर आणि त्यातून आपल्यावर पडलेल्या जबाबदारीवर चर्चा करत बसलो आणि थकून जोपी गेलो दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक नऊ ऑगस्टची सकाळ जी उजाडली ती एका नव्या क्रांतीचे रूप घेऊनच आम्ही ज्या इमारतीमध्ये राहत होतो तेथून खाली गेलो तेव्हा मुंबई शहरातील सारी जनता रस्त्यावर आली असल्याचे दिसले महात्मा गांधी आणि इतर नेते यांना आदल्या रात्री अधिवेशन संपताच पकडून मुंबईच्या बाहेर ने होते याची तोपर्यंत आम्हाला बातमी नव्हती परंतु आता ती बातमी वाऱ्यासारखी सर्व मुंबई शहरभर पसरली सगळीकडे हरताळ व रस्त्यावर गर्दी करून घोषणा देणारी तरुण मानस असे चित्र आम्ही ज्या भागात राहत होतो त्या भागात पाहिले मुंबईचे हेही रूप एकदा पाहून घ्यावे म्हणून मी माझ्याबरोबर एक दोन माणसांना घेऊन चालत चौपाटीपर्यंत गेलो चौपाटीवरून परत फिरून गिरगावच्या बाजूलाही जाण्याचा प्रयत्न केला परंतु मोकळे हिंडणे एवढे सोपे नव्हते जिकडे तिकडे कडक पोलीस बंदोबस्त होता दगडफेक लाठीमार अश्रुधूर यांचा जीव खेळ सुरु झालेला होता तेथून आम्ही परत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो ती दुपार आम्ही आमचा परतीचा कार्यक्रम कसा ठरवायचा त्या चर्चेत घालवली आमचा पहिला निर्णय असा होता की आम्ही सगळेजण मिळून आलो होतो पण जाताना असे मिळून गर्दी करून जायचे नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या गावी किंवा कार्यक्षेत्री जायचे असे ठरले हेतू हा होता की ब्रिटिश सरकारने जडापशाहीचा नंगाना सुरू केलेला आहे त्यामध्ये भोळेपणाने जाऊन पोलिसांच्या तावडीत सापडून तुरुंगात जाण्याचा सा खेळ करायचा जा नाही माझ्या मनात जे विचार होते ते मी माझ्या मित्रांना सांगितले आपण आजपर्यंत जे जगडे दिले त्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने संघटना बांधली पाहिजे परत जाऊन शक्य तितक्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करून भूमिगत जीवन जगण्याची जी तयारी करायला सांगितले पाहिजे तुरुंगाच्या जा जाळ्यात न सापडणे हे पहिले पाऊल त्यामध्ये पुष्कळ कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर मग प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम काय करायचा हे आपण ठरवू परत जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटण्याची गरज भासली तर कसे भेटायचे याच्या काही खानाखुणा ठरवून आम्ही परत जायची योजना आखली आणि एक दोन एक दोन अशी मुंबई सोडून आपापल्या कार्यक्षेत्राकडे निघालो एकाच दिवशी सर्वांना निघणे शक्य नव्हते तेव्हा वेगवेगळ्या वेळी जाणे इष्ट असे ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठरवला मी त्यानंतर एक दिवस मुंबईत जास्त राहिलो आणि दहा तारखेच्या रात्री पुण्यामध्ये पोहोचलो पुण्यामध्येही लोकांची अशीच उत्स्फूर्त निदर्शने झाल्याचे मी ऐकले पुढे रात्री रेल्वेचा तिसऱ्या वर्गाच्या गर्दीत बसून मी कराडच्या दिशेने माझा प्रवास सुरु केला आणि कराड स्टेशनच्या अलीकडे असणारे शिरवडे म्हणून स्टेशन आहे तिथे पहाटे उतरलो तेथून मसूरगाव जवळ होते मसूरगावात बरेच प्रसिद्ध कार्यकर्ते होते त्यांनाही अटक झाल्याची बातमी मला कोणीतरी सांगितली तेव्हा मसूरमध्ये न जाता इंदोलीला जावे असा मी माझ्या मनाशी बेद केला आणि हातात असलेली छोटीशी बॅग घेऊन मी पायीच इंदोलीच्या दिशेने निघालो लोकांमध्ये भावना जागृत झाल्या होत्या नव्या जाणिवा निर्माण झाल्या होत्या जसा एखादा विचार जादूने सगळीकडे एकदम पसरावा तसा छोडो भारतचा संदेश सगळीकडे जाऊन पोचला होता असे दिसले। मला दिसले कारण मी बॅग घेऊन चालताना उजाळल्यानंतर मला कोणीतरी पाहिले आणि त्यांनी विचारले इकडे कुठे जाणार मी त्याला सांगितले जास्त चर्चा करू नका तुम्हाला यायचं असेल तर माझ्याबरोबरच चला अनोळखी तरुण माणूस पण त्याने माझी बॅग घेतली मी त्याला सांगितले माझ्याबरोबर इंदुरीला चला मध्ये आम्हाला कृष्णा ओलांडून जायचे होते तेव्हा एके ठिकाणी जेथे उतार होता अशा ठिकाणी त्या माणसाने मला नेले आणि बरास वेडा वाकडा रस्ता काढून आम्ही पेरल्याहून सातारा रस्ता ओलांडून इंदोलीच्या आसपास आलो मी गावाच्या बाहेर थांबून गावातील माहिती काढायचा प्रयत्न केला आणि तेथील आमचे कार्यकर्ते पुढारी दिनकरराव निकम यांना निरोप पाठवून बोलावून घेतले बराच वेळ जाऊ दिल्यानंतर दिनकरराव आपल्या एक दोन मित्रांसह आले आणि आम्ही एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटलो मी त्यांना मुंबईत काय घडले याचा इतिहास सांगितलं भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करायचे आहे त्याविषयी माझी कल्पना दिली दिनकर रावांना तर आंदोलनाचा कार्यक्रम पहिल्यापासूनच हवा होता त्यामुळे ते एक प्रकारे उत्सुकच होते मग तेथून उठून आम्ही एका बाजूला शेतीच्या ठिकाणी गेलो त्यांनी सुचवले गावामध्ये जाऊन लगेच बैठक मानणं होणार नाही तुम्ही प्रवास करून आला आहात तर थोडा विसावा घ्या मग पुढे काय करायचं याचा आपण विचार करू या तऱ्हेने माझ्या भूमिगत जीवनाचा श्रीगणेशा झाला याच्यापुढे काय काय करायचे याचा मी मनाशी योजना करू लागलो माझे पहिले काम हे होते की पहिल्या प्रथम कराडमध्ये जाऊन कराडच्या माझ्या सर्व कार्यकर्त्या मित्रांना नव्या झगड्याचे रूप आणि कार्यक्रमाची रूपरेषा द्यायची ते मी तातडीने केले पाहिजे तो दिवस मी इंदुलित काढून दुसऱ्या दिवशी आधी निरोप पाठवून कराडला गेलो यावेळी एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुंबईतून निघण्यापूर्वी मी सौ वेणूबाईला एक सविस्तर पत्र लिहून घडलेल्या गोष्टी आणि नवीन येणारे संगटाचे जीवन याची जी थोडीफार कल्पना दिली तिला घेऊन मी एका वादळात शिरत आहे याबद्दल तिची क्षमा मागितली आणि ते पत्र घरच्या पत्त्यावर पोस्टर टाकून दिले होते ते तिने वाचल्यानंतर तिला काय वाटले ते मी नंतर विचारले नाही परंतु आमच्या घरात येऊन तिला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला होता तिला थोडीफार कल्पना आली असली पाहिजे मी ज्या दिवशी कराडला गेलो त्या दिवशी आम्ही ज्या वाड्यात राहत होतो तेथेच ते राहणारे आमचे मित्र नारायणराव घाटगे यांच्या घरी जाऊन मी माझा मुक्काम केला गेल्या तीन चार दिवसांमध्ये मी इतका प्रवास पायी सायकलने आणि रेल्वेने केला होता की एकदम थकून गेलो होतो मी त्यांना सांगितले की मला चांगली सहा तास झोप अशी माझी व्यवस्था करा घाटगे मंडळींनी मी आल्याची बातमी फक्त गणपतरावांना दिली आणि माझी निवांत जोपण्याची व्यवस्था करून ते आपल्या कामाला निघून गेले मला आठवते की त्या त्यावेळी मी त्या दिवशी अखंड दहा तास जोपलो होतो जाग आल्यावर ताजा रवाना झालो आणि कामाची आखणी सुरु केली शांताराम इनामदार यांना बोलावून घेतले आणि कराडमधील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या रात्री कुठेतरी भेटले पाहिजे आहे त्याची व्यवस्था करायला सांगितले शांताराम बापू या योजना मोठे तरबेज होते त्या रात्री आम्ही आमचे वर्गबंधू विंकर यांचा मोठा वाडा होता त्या वाड्याच्या माडीवर निरोप पाठवून बैठक घेण्याची व्यवस्था केली मी त्या रात्री तेथे गेलो तेव्हा तेथे पंचवीस एक माणसे जमली होती मी जे सांगत होतो ते चळवळीचे रूप सगळ्यांना नवीन होते परंतु त्यांना आनंद होता की अशा प्रकारच्या चळवळीत प्रत्येकाला काही ना काम करता येईल त्या बैठकीला कराडमध्ये जुन्यापैकी श्री वामनराव फडके वकील हे हजर होते असं मला स्मरते आह कामाची आखणी कशी करायची याची बोलणी झाली आणि मी त्यांना सांगितले की पहिले काम मी हे ठरवले आहे की जितक्या ठिकाणी जाता येईल तितक्या ठिकाणी जाऊन तेथील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भेटता येईल तेवढ्या कार्यकर्त्यांना भेटायचा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे मग प्रवास कसे करायचे याचे सगळे बारकावे ठरले आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच मिक्रारमधून बाहेर पडलो किंचितचा अंधार किंचितचा प्रकाश अशावेळी कृष्णीच्या संगमावर आलो तेव्हा माझ्यासाठी तेथे नाव उभी होती असे दिसले नावेत बसून मी संगमावरून गोट्याला गेलो हे एक छोटेसे गाव आहे हे सातारा रोडला जवळ पडते गोट्याहून मी पिका पिकातून सातारा रस्त्याच्या जवळ आलो तेव्हा थोड्या अंतरावर श्री शंकराव बेलाप्रे म्हणून माझे स्नेही होते ते उत्तम मोटरसायकल चालवत असत सा। ते माझी तिथे वाटच पाहत होते मी आल्याची खून करताच ते मोटरसायकल घेऊन माझ्याजवळ आले त्यांनी मला सांगितले बसापाठीमागे निघूया आपण आमच्या भूमिगत आयुष्यातील भटकंतीची ही अशी सुरुवात झाली कराडला पोहोचल्यापासूनच्या पहिल्या आठ दिवसात मी कवठे तांबवे एळगाव अशा अनेक ठिकाणी जाऊन आलो कवठ्याची भेट मला आठवते आह मी आधी श्री किसनवीरांना निरोप पाठविला होता की मी येतो आहे त्याप्रमाणे ते माझी वाट पाहत होते आम्ही चळवळीच्या पहिल्या दीड दोन महिन्यात जे भूमिगत जीवन जगत होतो ते त्यावेळीच्या परिभाषेत ठीक आहे परंतु खरे म्हणजे आम्ही फार मोकळेपणाने हिंडत फिरत होतो लोकांची मन भारवलेली होती त्यामुळे भूमिगत राहणे म्हणजे लपून चपून राहणे असे त्याला स्वरूप देवा नव्हते पुढे पुढे ऑक्टोबरच्या सुमारास पोलिसांचे अत्याचार आणि छळ वाढल्यानंतर मात्र त्याला खऱ्या अर्थाने भूमिगत जीवनाचे साहसी स्वरूप आले या पहिल्या काही आठवड्यात आम्ही भूमिगत होतो याचा अर्थ एवढाच होता की पोलिसांच्या समोर उभे राहून मी यशवंत चव्हाण किंवा आणखी कोणी असे सांगून पकडण्याचे निमंत्रण आम्ही त्यांना देत नव्हतो हो कारण छोटे पोलीस कॉन्स्टेबल जे आम्हाला ओळखत होते त्यांनी आम्हाला कितीतरी वेळा हिंता फिरताना पाहिले होते जे मिळेल ते वाहन त्यांनी प्रवास करायचा असा आमचा परिपाठ होता कधी बैलगाडी कधी सायकल तर कधी मोटरसायकल तर कधी रेल्वे तर कधी पायीसुद्धा असा आमचा प्रवास चालत असे कवठ्याला आम्ही असा सायकलवरून जाऊन पोचल होतो सातारा शहराची हद्द ओलांडणेपर्यंत एका मित्राच्या मुंडारीतून गेलो आणि तेथून पुढचा प्रवास मी सायकलवरून केला कवठ्याला पोहोचल्यानंतर मी पाहतो तर आबाणी जाहीर सभाच बोलावून ठेवली होती माझ्या आठवणीप्रमाणे कवठे गावातील ती माझी पहिलीच जाहीर सभा होती पूर्वी मी कवठ्याला येऊन गेलो असेल चर्चेत भागाही घेतला असेल पण माझी जाहीर सभा ही अशी ती पहिलीच होती भूमिका यशवंतराव आले आहेत अशी गावामध्ये हाळी दिली होती आणि कवठे आणि त्याच्या आसपासच्या गावातील मंडळी त्या सभेला जमली होती मी निवांत पाहून तास त्या सभेत बोललो आणि ती सभा संपवली मग मात्र आबा म्हणू लागले आपण आता गावात थांबायचे नाही मी बाहेर तुमची व्यवस्था केली आहे त्यांना शंका होती की जाहीर सभेची बातमी कळताच कदाचित तालुक्याचे ठाणेदार आपला फौज घेऊन तेथे येतील ते त्या रात्री आले नाहीत पण दुसऱ्या दिवशी सकाळी आलेच पण ती रात्र त्यांनी आम्हाला सवट दिली ही गोष्ट खरी आहे त्या रात्री किसन वीरांशी माजी जीजी जी, जी बोलणी झाली त्यामध्ये आम्हाला सर्वांच्या पुढे महत्वाचा विषय होता तो हा की या चळवळीला निश्चित रूप काय द्यायचे सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम पुष्कळ यशस्वी झाले होते आणि त्यामुळे हळूहळू भूमिगत कार्यकर्त्यांचा एक फौज तयार झाला होता असे म्हटले तरी चालेल तालुक्या तालुक्यातून गावागावातून स्वतःला भूमिगत समजणारे अनेक कार्यकर्ते उभे राहिले होते पण या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर कसा उठाव करायचा हा आमचा पुढचा महत्वाचा प्रश्न होता आबांची आणि माजी याच प्रश्नावर त्या रात्री चर्चा झाली मला त्यावेळी चार सहा महत्वाचे कार्यक्रम डोळ्यापुढे दिसत होते चळवळीच्या पाठीमागे जोपर्यंत जनतेचा स्वयंफूर्तीने उघडउघड पाठिंबा आहे तोपर्यंत ब्रिटिश सत्तेची प्रतिकात्मक अशी जी सत्तास्थाने असतील त्यांच्याविरुद्ध काहीतरी उठाव केले पाहिजेत असे मला वाटत होते आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांसमोर मोर्चाची कल्पना मांडत होतो माझी मोर्चाची कल्पना अशी होती की निवडक सर्व नव्हे जे कार्यकर्ते विशेषतः वेळ पडली तर जेलमध्ये गेले तरी चालतील अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेचा मेळावा घेऊन त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जे तालुक्याचे केंद्र आहे त्या केंद्रापुढे जाऊन निदर्शन करावे आणि त्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्याने तालुक्याच्या मामलेदार कचेरीवर झेंडा लावायचा प्रयत्न करावा ब्रिटिश सत्तेचा पाडाव झाला अशी भावना लोकात निर्माण करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे याची गरज होती म्हणून या कार्यक्रमाचा मला मोह होता आवांना मी ही कल्पना सांगितली आणि त्यांनी ती फक्त पहिले पाऊल म्हणून मान्य झाली त्यांनी मला सांगितलं की एक दोन तालुक्यात प्रत्यक्ष करून दाखवा म्हणजे इतरत्र फैला होईल आमच्यापुढे दुसरे कार्य जे होते ते पुढे हळूहळू क्रियाशील होऊ लागले पण त्यातील मोर्चांची जी चळवळ होती ती या भूमिगत चळवळीचे पहिले पाऊल होते मी कवठवून परत कराड तालुक्यात गेलो आणि कराडचा मोर्चा चोवीस ऑगस्टला मामलेदार कचरीवर न्यायचा यादृष्टीनं तयारीचे काम सुरू केले यासाठी मला तांबेडा जाऊन श्री काशीनाथ पंत दक्षम्ख यांच्याशी बोलावे लागले त्यांनाही कल्पना पसंत होती कारण हा लढा अहिंसात्मक पद्धतीने चालावा या गोष्टीवर त्यांचा भर होता माझाही त्यांच्याशी काही मतभेद होता, परंतु अहिंसेचा फार तांत्रिक आणि मर्यादित अर्थ करून चालणार नाही असे मी त्यांच्याशी आग्रहाने मांडत होतो परंतु त्यांच्या मोर्चाच्या कल्पनेला पाठिंबा असल्यामुळे माझे काम सोपे झाले कारण ते अतिशय लोकप्रिय कार्यकर्ते होते त्यांनी तांबे आणि आसपासच्या खेड्यातील लोक मिरवणुकीने चोवीस ऑगस्टला मामलेदार कचरीवर येतील अशी व्यवस्था केली आम्हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन या मोर्चाचे नेतृत्व कोणीतरी प्रौढ व पोखत माणसाने करावे म्हणून कराड तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री बाळासाहेब पाटील उंडाळकर यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व करावे असे ठरले कराड शहरातून या मोर्चामध्ये अनेक माणसांनी भाग घ्यावा अशी आम्ही तयारी केली होती श्री शांताराम बापू कासेगावकर वैद्य सदाशिवराव पेंढारकर आणि तरुण पिढीतील नवीन मुलांची से एक सेनाच कराड शहरात उभी राहिली होती असे मी पाहिले या तरुण नेतृत्व श्री महादेव जाधव यांनी केले पुढे आम्ही त्यांना माधवराव जाधव असे संबोधू लागलो उत्कृष्ट खेळाडू आणि निदड्या छातीचे क्रांतिकारक असा त्यांचा पुढे लौकिक झाला कराड आणि आसपासच्या खडेगावातील लोक हजारोंच्या संख्येने कराचे मामलेदार कचेरीपुढे जमले मामलेदार कचेरीच्या मैदानात झेंडा घेऊन गेले पोलिसांनी श्री बाळासाहेब उंडाळकरांना अटक केली त्यांच्या समवेत असलेल्या आणखी काही लोकांना अटक झाली लाटेधारी पोलिसांची एक मोठी रांगच्या रांग मामलेदार कचेरीच्या आतील बाजूला उभी केली होती सर्व लोक आपला विजय झाला या भावनेने आपापल्या गावी परत गेले आमचा हा मोर्चाचा पहिला प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला या मोर्चानंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी असेच मोर्चे काढायचे असे ठरले तशी सूचना आम्ही आमच्या द्वारे आणि पत्राने इतर तालुक्यांच्या ठिकाणी दिल्या खिरवे गावाच्या शिजारी तालुक्यातील विठ्ठलबुवा मावशीकर आणि सुपणे येथील बाबा शिंदे वगैरे अनेक भूमिगत कार्यकर्त्यांची एक बैठक त्या सुमारास घेतली अवतीभोवती पिकांची दाटी होती आणि समोर संगमाचा डो होता त्यामुळे तेथे ते चर्चेसाठी निवांत जागा होती ही सभा माझ्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे पाटणच्या मोर्चाची तयारी करण्याचे काम श्री विठ्ठलराव मावसीकर आणि त्यांचे सहकारी यांनी कबूल केले होते त्या ठिकाणी या चळवळीची पुढे वाढ कशी करायची यासंबंधीने अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारले आणि त्या प्रश्नांची मी जी उत्तरे दिली त्याची स्मृती अजून मला आहे मी त्यांना त्यावेळी सांगितले की या मोर्चाच्या चळवळीनंतर आपल्याला दुसरेही कार्यक्रम हाती घ्यावे लागतील म्हणून मी त्यांना पाचला कलमी कार्यक्रमांची कल्पना दिली यावेळी समाजवादी पक्षातर्फे राष्ट्रीय स्तरावर जे काम चालू होते त्याच्या पत्रिका आणि सूचना यांचा प्रसार होत होता त्याच्या आधारे मला काही मंडळींनी प्रश्न विचारले माझी भूमिका स्पष्ट होती अगदी त्यांच्या सूचना व हुकूम याप्रमाणे काम करण्याची आपल्याला गरज नाही आपण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत तेव्हा काँग्रेसच्या मूळ सुसंगत असे जे कार्यक्रम असतील तेच आपण स्वीकारू आणि करत राहू जनमानसावरचे ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व कमी करायचे ही महत्वाची गोष्ट आह ब्रिटिश सत्ता ही हिंदी जनसामान्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे भय आहे त्या भयावर त्या सत्तेचे अस्तित्व आहे लोकांच्या मनातून हे भय दूर झाले म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आपोआपच कोलमडून पडेल ही एक दृष्टी आणि दुसरे म्हणजे जे युद्ध त्यांनी आमच्यावर लादलेले आहे तो युद्धप्रयत्न यशस्वी होणार नाही अशा तऱ्हेचे प्रयत्न करणे यासाठी जे काही करता येईल आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणात जे ते आपणास कल पाहिजे शेतकऱ्यांची संघटना आपण मांडू शकलो तर करबंदीसारखी चळवळ सुद्धा आपण हाती घेऊ शकू त्यासाठी सरकारधाजिनी असणारी जी खेड्यातील वर्चस्व असणारी मंडळी आहेत त्यांना लोकमतापुढे कमजोर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे अशा तऱ्हेच्या चर्चा तिथे झाल्या आणि जेव्हा कार्यकर्त्यांपुढे पुढले दोन तीन महिने मला बोलावे लागले तेव्हा मी त्यांना माझा हा दृष्टिकोन सांगत असे कराडचा सा मोर्चा झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात मोर्चाची एक मोठी चळवळ उभी राहिली असे म्हणले तरी चालेल कराडनंतर पाटणला मोर्चाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर अत्यंत यशस्वी असा मोर्चा तासगावला झाला त्या मोर्चांमध्ये श्री विठ्ठलराव पागे कृष्णराव कुराडे, गोविंदराव खोत ही मंडळी प्रमुख होती विठ्ठलराव पागे यांची माझी गाठ पडली नव्हती त्यामुळे त्यांची माझी याबाबतीत चर्चा झाली नव्हती मोर्चाच्या आदल्या दिवशी किर्लोस्कर वाडीला इतर एक दोन सहकार्यांच्या सोबतीने आमच्या नेहमीच्या पद्धतीने सायकलवरून अदलेमदले रस्ते काढत या मोर्चाच्या तयारीची बैठक किर्लोस्कर घेतली गोविंदराव खोत हे किर्लोस्कर वाडीपासून जवळच असलेल्या अमनापूर गावचे मोठे प्रसिद्ध कार्यकर्ते होते किर्लोस्कर वाडीतील कामगार मंडळीत त्यांना मोठा मान होता कृष्णराव कुराडे, हे पलूस येथील प्रमुख कार्यकर्त्यांमधील एक अग्रसर कार्यकर्ते होते ते आणि इतरही कार्यकर्ते त्या बैठकीत हजर होते मी पाठीमागे या चर्चेचा उल्लेख केला त्या चर्चा तिथेही झाल्या चळवळपुढे कशी वाढवायची त्यांची सुरुवात मोर्चापासून करणे कसे आवश्यक आहे या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या त्या मंडळींनी आमचा निरोप घेतला आणि तो दुसरा दिवस आम्ही किर्लोस्करवाडीमध्येच काढला आमचा मुक्काम तेव्हा किर्लोस्कर वाडीतच आमच्यात वा। काम करत असलेल्या भूमिगत कार्यकर्त्यातील एक प्रमुख कार्यकर्ते श्री सदाशिव पेंढारकर यांच्या राहत्या जागी होता दुसऱ्या दिवशी तासगावच्या मोर्चाच्या ज्या हकीगती आम्हाला किर्लोस्करवाडीला कळल्या त्यावरुन तो मोर्चा फारच यशस्वी झाला असे म्हटले पाहिजे लोकांनी आपल्या प्रचंड शक्तीने देथील महसूल अधिकारी श्री निकम म्हणून होते नैतिक नैतिकदृष्ट्या जिंकले निकमांच्या डोक्यावर गांधी टोपी घालून मामलेदार कसलीवर तिरंगा झेंडा फडकवला आणि गांधींच्या जय जयकाराच्या जल्लोषात हा मोर्चा परत फिरला माझ्या कल्पनेने तासगावचा हा मोर्चा चळवळीच्या यशाचे मोठे प्रतीक होते त्याचे श्रेय तालुक्यातील कार्यकर्ते आणि पुढारी यांना आहे या यशामुळे मोर्चाची कल्पना सर्व जिल्ह्यांमध्ये फैलावू लागली माझ्या कल्पनेप्रमाणे तासगावच्या या यशस्वी मोर्चाने ब्रिटिश सत्तेचे सर्व प्रमुख अधिकारी फार अस्वस्थ झाले हे त्यानंतर त्यांनी केलेल्या उपाययोजनेम्ळ स्पष्ट झाले कारण त्यानंतर इस्लामपूर आणि वडूज या दोन ठिकाणी जे मोर्चे झाले त्या ठिकाणी पोलिसांकडून जो अत्याचार झाला त्यावरुन हे स्पष्ट होते की ब्रिटिश सरकारनं या मोर्चाची एक प्रकारे हाय घडूजच्या मोर्चाच्या आदल्या दिवशी मी आणि गौरीय सिंहासन आणि इतर सर्वजण जयराम स्वामींच वडगाव इथं भो मोर्चा नेतृत्वाचा निर्णय आधीच झाला होता श्री परशुराम घारग त्या तालुक्यातील अतिशय माननीय असे पुढारी होते त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व करावे असं ठरले होते काँग्रेसच्या तत्वाप्रमाणे आम्ही अत्यंत शांततेने मोर्चा काढणार आहोत असा निरोप आधी श्री बंडोपंत लोमटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पाठवला होता वडगावच्या लोकांनी एक मिरवणूक काढून श्री परशुराम घारगे व त्यांच्या साथीदारांनी निरोप दिला वडगावचा निरोप समारंभानंतर मी पुसे सावळीला श्री ऐ चितांकडे गेलो त्यावेळेचा प्रवासही मी असताच एका मोटरसायकलच्या पाठीमागून बसून केला होता त्या वडूदच्या मोर्चा इतिहास आता प्रसिद्ध झाला आहे त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करून कित्यक्क माणसे ठार मारली त्यामध्ये परशुराम इतर साथीदार हे प्रमुख होते परशुराम घारगेचे हौतात्म्य हा आमच्या एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीचा एक, एक मानबिंदू होता त्यांच नाव अमर झाले इस्लामपूरच्या मोर्चा बाबतीतही असाच प्रकार घडला तासगावच्या मोर्चाच्या आदल्या रात्री आम्ही किर्लोस्करवाडीमध असताना सदाशिवराव पंढरकरांचे एक मित्र श्री पंड्या इंजिनिअर हे आमच्यामध्ये येऊन बसत ते मूळचे उत्तर प्रदेशातल परंतु किर्लोस्कर वाडीला एक तज्ज्ञ म्हणून नोकरीसाठी आल होते हा शरीराने बलदंड बुद्धिमान व देशभक्त असा होता दुसऱ्या दिवशी तासगावच्या मोर्चाची हकीकत ऐकून त्यांना एकदम अशी स्फूर्ती आली आणि त्यांनी जाहीर केले की तासगावच्या मोर्चात जाऊ शकलो नाही म्हणून आता इस्लामपूरच्या मोर्चात आपण सामील होणार त्याप्रमाणे ते दोन तीन दिवसातच झालेल्या इस्लामपूरच्या मोर्चात सामील होण्यासाठी गेले आणि त्या मोर्चात जी दोन माणसे पोलिसांच्या गोळीबारात बळी पडली त्या श्री इंजिनिअर पंड्या हे एक होते मला गोष्ट वारंवार अस्वस्थ करत तीही की त्यांनी मोर्चामध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी तेथे हजर होतो त्यावेळी माझ्या मनात येऊन गेले की त्यांना त्यापासून परावृत्त करावे मी त्यांना तसे सुचवलेही परंतु ते त्यांनी मानले नाही ते म्हणाले मला एकदा पाहायचं आहे तुमच्या महाराष्ट्रातील जनतेची चळवळ कशी असते कशी चालते ती म्हणजे प्रत्यक्ष भाग घेऊन अनुभव घेतल्याशिवाय ते समजणार नाही मी ही गोष्ट अशासाठी नोंदो आहे की त्या गोष्टीची माझ्या मनाला अजूनही सुटपुट लागून आहे की मी त्यांना परावृत्त करू शकलो असतो तर बरे झाले असते तरुण पत्नी घरात ठेवून ते इस्लामपूरला गेले आणि पुन्हा कधीच परतले नाहीत इस्लामपूरच्या मोर्चाची तयारी श्री पांडू मास्तर म्हणून आमच्या जिल्ह्याचे फार मोठे नेते होते त्यांच्या नेतृत्वाखाली झाली येडेनिपाणीच्या डोंगराजवळ वा, मोर्चेवाले हजारोंनी जमले होते सर्व मोर्चाच्या माझ्या परिपाठाप्रमाणे मी व केळी पाटील येडेनिपाणीच्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून मोर्चाची सुरुवात होणार होती तेथे हजारो राहिलो होतो आणि त्यांच्याबरोबर चालत चालत कामेरीचा पुढे मैलभर इस्लामपूरच्या बाहेर थांबलो होतो या मोर्चामध्ये प्रत्यक्ष बाग घेण्यास लोक मला मज्जाव करत असत म्हणून मी बाहेर थांबत असे इस्लामपूरच्या मोर्चावर गोळीबार करून मोर्चा पांगवण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केला त्यात ते यशस्वी झाले श्री पांडू मास्तर व त्यांचे काही साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आणि तिथून परतलेल्या माझ्या मित्रांनी आम्ही जिथे थांबलो होतो तिथे येऊन काय काय घडले तसर्व मला सांगितले लोक पांगून जरी परत आल होतरी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबाराच्या अत्याचारामुळे ते चिडून गेले होते त्यांनी परत जाऊन उत्साहाने काम करण्याचा आपला मनोदय जाहीर केला आम्ही एकमेकाचा निरोप घेतला आणि आपापल्या ठिकाणी निघून गेलो कराड पाटन, तासगाव वडूज आणि इस्लामपूर या ठिकाणी झालेले हे मोर्चे एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीच्या इतिहासातले एक सोनेरी पाण आहे असं मी मानतो जन उग्र स्वरूप घेतल्यानंतर लोक कुठल्याही स्वार्थ त्यागाला कसे तयार होतात याचे विराट दर्शन या निमित्ताने आम्हा सर्वांना झाले परंतु सरकारी अत्याचाराने असंघटित रूप घेऊन भूमिगत चळवळीवर <प्रकर> प्रखर प्रहार करण्याचा निर्णय घेतलेला दिसला त्याची सुरुवात या गोळीबारामुळे झाली असे म्हटले पाहिजे या सर्व गोष्टींच्या चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असे ठरवले की कुठेतरी एके ठिकाणी बसून सरकारने घेतलेल्या या धोरणानंतर आपण पुढचे पाऊल कसे टाकावे याचा विचार केला पाहिजे यावेळेपर्यंत जिल्ह्यामध्ये आपापल्या स्वतंत्र नेतृत्वाखाली वेगळेवेगळे गट स्वयंपूर्तीने काम करत होते मी कराड हे केंद्र करून त्याच्या आसपास काम करत होतो परंतु अधूनमधून निरोप पाठवून कधी पत्र पाठवून कधी प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न करून या सर्व गटांशी अप्रत्यक्ष संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो कुंडल हे केंद्र धरून क्रांतीवीर नाना पाटांच्या नेतृत्वाखाली काम करणारी फार मोठी कार्यकर्त्यांची संख्या होती त्यांच्यामधून क्रांतीवीर जी डी बापू यांनी पुढे फार मोठ्या स्वरुपाच काम कल सांगलीला श्री वसंतराव पाटील यांना केंद्र समजून त्यांच्याबोवती एक तरुण कार्यकर्त्यांचा असाच एक मोठा संत काम करत होता श्री वसंतराव पाटील यांचे या चळवळीतील कार्य एका पराक्रमी पुरुषाचे होते त्यांचे संघटन कौशल्य हे त्यांच्या पुढच्या यशस्वी जीवनात अधिकच डोळ्यात भरते वाळवे तालुक्यातील बर्डे गुरुजी हे एक स्वतंत्र प्रवृत्तीचे क्रांतिकारी होते त्यांनी आपल्या पद्धतीने शिराळा पेटा आणि वाळवे तालुक्यातील काही बाग यामध्ये काम करायला सुरुवात केली होती एक गोष्ट मला इथे नमूद केली पाहिजे ती म्हणजे यावेळी कवठ्याला किसनवीरांशी आम्ही बोलणेकरून आल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या पुण्याच्या प्रवासात ते पकडले गेले आणि आमची एक प्रकारे मोठी निराशा झाली जेलमधून त्यांचे निरोप येऊ लागले की आम्ही तयारी करत आहोत संधीची वाट पाहत आहोत प्रसंग पडला तर आम्ही जेल फुडून बाहेर येऊ किसनवीर हे आमच्यातून जेलमध्ये गेल्यामुळे आमच्या कार्याची शक्ती कमी झाली होती ते बाहेर येण्याची आशा दाखवत होते पण ते कितपत शक्य आहे याची आम्हाला कल्पना नव्हती पुढे तीन महिन्यानंतर त्यांनी आपला दिलेला शब्द खरा केला आणि स्त्री छन्नू सिंग पांडू मास्तर वगैरे इतर मित्रांस, ते एरवडा जेल फोडून बाहेर आले जेल जेलबाहेर येऊन जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये आले तेव्हा त्यांना प्रथम कराडच्या आसपास आणण्याची व्यवस्था मी केली होती आणि त्यांना भेटून त्यांच्या गैरहजेरीत सातारा जिल्ह्यात काय काय घडले याची हकीकत मला जशी माहीत होती तशी त्यांना सांगितली भूमिगत चळवळ ही आरंभी जनतेची चळवळ म्हणून उघडपणाने चाललेली होती तिचे मूळ स्वरूपा बदलू लागले गनिमी काव्याची ती चळवळ बनली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली सुरुवातीला आम्ही सुद्धा जे उघडपणाने हिंडण्या फिरण्याचा प्रयत्न करत असून ते आता गुप्त जागा शोधून तिथे मुक्काम करण्याचा प्रयत्न करू लागलो अशी परिस्थिती सुरू असताना रेटरे बुद्रुक येथे श्री शरदराव ढवळ यांच्या मळ्यात आम्ही कार्यकर्त्यांची एक फार महत्वाची बैठक बोलावली अनेक महत्वाचे कार्यकर्ते तिथे जमले होते श्री शरदराव ढवळ यांनी फार मोठा धोकापत्करून त्याच गावचे सखाराम दाजी या माझ्या मित्राच्या सहाय्याने या बैठकीची तयारी केली होती या बैठकीत काशीनाथ पंतदेशमुख हुन कुराडे आणि माझे फार वर्षांचे मित्र श्री धुळाप्पा नवले वाळवे तालुक्यातील श्री बरडे, व कासेगावकर वैद्य पाटणहून विठ्ठलराव घाडगे कराड तालुक्यातील सर्व प्रमुख सहकारी विशेषतः शांताराम इनामदार पेंढारकर व्यंकटराव माणे माधवराव जाधव आणि इतर बरेच जण हजर होते आम्ही जिथे ज्या चर्चा कल्या त्यादृष्टीन कार्यकर्त्यांची ही बैठक फार महत्वाची होती जवळजवळ दीड महिन्यात झालेल्या चळवळीचा आढावा घेण्यात आला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या गटांचे प्रतिनिधीही या बैठकीत हजर होते त्यामुळे बैठकीला एक प्रकारचे प्रातिनिधिक स्वरूप आले होते या बैठकीमध्ये पहिला विचार जो मांडला गेला तो असा की मोर्चाच्या चळवळीने जनतेच्या भावनेचा उद्रेक जरी व्यक्त झालेला असला तरी त्यामध्ये मनुष्यहानी होते तेव्हा अशा स्वरूपाचे कार्यक्रम पुन्हा हातात घेऊ नयेत सरकारी गोळीबाराला माणसे बळी जाऊ देता कामा नयेत जरूर पडली तर मग गोळीला गोळीने उत्तर देण्याची तयारी असल्याशिवाय असे कार्यक्रम अंगावर घेऊ नयेत युद्ध प्रयत्न कमजोर करण्याच्या दृष्टीने घ्यायचे कार्यक्रम व त्याबद्दलचा दृष्टीकोन यावर पुष्क, मन मोकळी चर्चा झाली युद्धोपयी साहित्य घेऊन जाणाऱ्या मालगड्या रोखण्याचा प्रयत्न करत बंद करची नासधूस करोस्ट खात्याचे काम बंद पाडता येईल अशी तजवीज अशा तऱ्हे कार्यक्रम हाती घ्यायला हरकत नाही असे स्पष्टपणे मांडल गि गोळीबारात मनुष्य निऊ दामान या मताशी मीही सहमत झालो होतो पहिले पाऊल म्हणून मोर्चाचा कार्यक्रम आवश्यक होता परंतु त्याची पुनरावृत्ती करण्याच काही प्रयोजन नाही असा सर्वांचा सूर होता अर्थात त्यात मीही सहभागी होतो काही कार्यकर्त्यांनी या बैठकीत अहिंसेच्या प्रश्नाचा उच्चार केला, आपण अहिंसेचा त्याग कसा करू शकतो हा मुद्दा उपस्थित कला मी स्वतः या मताला आलो होतो की अहिंसेची व्याख्या या लढ्याच्या कार्यक्रमासाठी अधिक व्यापक करण्याची गरज आहे स्वसंरक्षणासाठी आपल्याजवळ हत्यार अस्वि वापराव हुक्त होत परंतु कुणाची तरी हत्या करायची या विचाराने कार्यक्रम आखले जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असे मी आग्रहाने म्हणले युद्ध प्रयत्नात अडथळा निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा हे तत्वता मान्य झाले आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना जसजसे मार्ग सुचतील व व्यवहारत अंमलात आणता येतील त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत असे ठरले विचारांच्या दृष्टीने ही बैठक मला महत्वाची वाटली या चर्चेच्या आधारावर मी माझ्याशी संबंधित असणारे विखुरलेले जे कार्यकर्ते होते त्यांना पत्र व्यवहाराने हे सर्व विचार कळवले मी या कार्यक्रमाची रुपेषा देणारे एक पत्र तासगावचे डॉक्टर यशवंत सोहनी हो यांनाही लिहिले होते डॉक्टर यशवंत सोहनी हो हे अत्यंत निर्भय आणि साधे कार्यकर्ते होते ते भूमिगत होते पण त्यांनी भूमिगतपणाचे कसलेच बहाणे केले नव्हते ते उघडउघड रेल्वेने प्रवास करत होते आपला नित्याचा पोशाख त्यांनी कायम ठेवला होता त्यामुळे माझे पत्र त्यांच्या हाती गेल्यानंतर रेल्वेच्या एका प्रवासात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्या खिशात असलेले माझे पत्र हे त्यावेळी पोलिसांनी जप्त करून नेले कच्च्या कैदेतून डॉक्टर यशवंत सोनींनी हा निरोप माझ्याकडे पाठवून दिला भूमिगत चळवळीच्या कामात असे कधीतरी होणे शक्य असते तसे ते झाले होते मी त्यासंबंधी काही फारशी काळजी केली नाही ते पत्र मला अजून काही पुन्हा पाहता आलेली नाही पण या सालच्या आंदोलनाचे संशोधन करणारे काही संशोधक यांनी ते पत्र पाहिले आहे असं त्यांनी मला सांगितले आह त्यापत्रामध्ये रस्ट रॅस या बैठकीमधील झालख्खा चर्चेचा सा सारांश होता असे म्हटले तरी चालेल वैयक्तिक हत्या आणि सार्वजनिक मालमत्ता जिचा युद्ध प्रयत्नांशी संबंध नाही अशांचा नाश करू नये असा एक विचार मी त्या पत्रात व्यक्त केला होता आमची चळवळ विचारत कार्यक्रमाच्या दृष्टीन काय रूप घेत होती याची काहीशी कल्पना यामुळे येऊ शकत भूमिगत चळवळीची ही दुसरी अवस्था निर्माण झाल्यामुळे तिच्याशी सुसंगत अशी आमची संघटना उभे करण्याचे काम आम्हाला अधिक काळजीपूर्वक करावे लागले क्रांतीवीर नाना पाटील यांची या बाबतीतील ही संघटना अतिशय चोख आणि जबरदस्त होती त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना निरोप पाठवून भेटणे किंवा काही निरोप पाठविणे सोपे होते पण प्रत्यक्ष नाना पाटलांना भेटणे कधीच सोपे गेले नाही माझ्या भूमिगत जीवनाच्या काळात त्यांना भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करावा अशी माझी फार इच्छा होती परंतु ते मला कधीच करता आले नाही त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा जो ससेमिरा होता यादृष्टीने ते काळजी घेत होते ते असले पाहिजे असा विचार करून हा विषय मी तेथेच -ते सोडला दुसऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची अधूनमधून भेट होत असे त्यांची संघटना आणि कार्यकर्त्यांचे गट हे वेगळे होते तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विचारविनिमय घडण्याची शक्यता होती कराडमध्ये मी माझ्याभोवती जी संघटना उभी केली होती तीमध्ये व्यक्तिशहा माझेही एकले पण मला फार जाणवत होते कारण आता सरकारने मला पकडण्यासाठी एक रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते त्यामुळे पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा पाठीमागे होता त्यामुळे मी चार दोन माणसांपेक्षा जास्त लोकांच्या संबंधात येण्याचे टाळू लागलो माझ्याशी नित्य संबंधात होते ते म्हणजे श्री शांताराम बापू इनामदार माझे सर्व प्रवास ठिकठिकाणी राहण्याच्या जागा हे ठरवणे ज्यांना कुणाला मला भेटायचे असेल त्यांची माझी गाठ घालून देणे ही सर्व कामे मी त्यांच्यावर सोपवली होती चळवळीला आर्थिकदृष्ट्या मदतीची थोडीफार गरज होती परंतु ती आम्ही स्थानिक प्रयत्नातून पुष्कदा उभी करण्याचा प्रयत्न केला देशभक्तीची भावना असणारी परंतु प्रत्यक्ष कार्य न करू शकणारी अशी कित्येक कुटुंब होती ती या चळवळीला आर्थिक मदत नित्य नियमाने देत असत परंतु आमच्या गटाला उघड मदत करणारे त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या धनिकांपैकी श्री व्यंकटराव ओगले हे एकच गृहस्थ होते केंद्रीय संघटनेशी संबंध प्रस्थापित करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केला आणि त्यात काहीसे यशही आले आणि तेही अगदी योगायोगाने त्या केंद्रीय संघटनेशी संबंधित असणारे त्यांचे क्रियाशील असे कार्यकर्ते श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे होते श्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे हे महाराष्ट्रातील विख्यात विधायक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी भूमिगत संघटनेला महाराष्ट्रात फार मोठे सहकार्य केले यात शंका नाही ते महिना दोन महिन्यांनी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात जात असत तसे ते एकदा सातारा जिल्ह्यात आले असता त्यांच्यानी माझी दोन वेळा भेट झाली मी केव्हा मुंबईला येऊन केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या नेत्यांना ने भेटावे असे त्यांनी सुचवले मी त्यांना नोव्हेंबरमध्ये येईल असे कबूल केले त्यांनी आमच्या गटाला आर्थिक सहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी त्यांना सुचवले की आमच्या गटासाठी जर काही मदत करायची असेल तर ती श्री व्यंकटराव ओगले यांच्याकडे पोहचता येईल अशी व्यवस्था करा म्हणजे आम्हाला ती नियमितपणे मिळत जाईल त्यांनी तशी थोडीफार व्यवस्था केली आणि तिचा आम्हाला उपयोगही झाला कराडच्या गटामध्ये आम्हाला दोन नवे शक्तिशाली कार्यकर्ते ऑगस्ट नंतर मिळाले ते म्हणजे श्री लक्ष्मणराव कासेगावकर का वैद्य आणि सदाशिव पेंडारकर हे होत श्री लक्ष्मणराव कासेगावकर वैद्य यांना मी कराडमध्ये असताना ओळखत होतो परंतु ते भूमिगत चळवळीत कधी लक्ष घालण्यासारखे कार्य करतील अशी मला कल्पना आली नव्हती ते व त्यांचे वडील हे तत्वता राष्ट्रभक्त आणि खादीदारी होते माझा उगीचा चुकीचा समज होता की ते हिंदू समावादी आहेत त्यांची माझी भेट झाल्यानंतर माझा जो समज चुकीचा आहे हे माझ्या लक्षात आले वैद्य म्हणून ते नामांकित असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांचा अशा भूमिगत संबंध असेल अशी शंका सुद्धा येईल ही परिस्थिती नव्हती त्यामुळे भूमिगत चळवळीचे पहिल्या काही महिन्यांचे उघडउघड कार्य करण्याची त्यांनी जबाबदारी घेतली ते अतिशय निदड्या छातीचे परिश्रमाला लानित्य तयार असलेले प्रामाणिक तळमळीचे कार्यकर्ते होते असा त्यानंतरचा त्यांचा मला अनुभव आला आमच्या कृष्णेचा आषाढ श्रवणातला महापूर आईल पैल पोहून जाणाऱ्या कित्येक मंडळींपैकी ते एक होते तेव्हा त्यांच्या धैर्याबद्दल वेगळे काही सांगितले पाहिजे असे नाही ते आमच्या कराडगडातील एक प्रमुख कार्यकर्ते झाले आणि पुढे प्रति आंदोलनात त्यांनी महत्वाची कामगिरी केली श्री सदाशिव पेंढारकर हे असेच महत्वाचे सहकार्य आम्हाला मिळाले श्री सदाशिव पेंढारकर हे पदूधर होते करारच्या एक सुखवस्तू घराण्यात सुखात वाढलेला मोठा मुलगा असा त्यांचा लौकिक होता त्यांचे कॉलेज शिक्षण पुण्याला झाले होते ते पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी होते उत्तम क्रिकेटियर म्हणून त्यांचा लौकिक होता किंबहुना एसपी महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या टीमचे ते कॅप्टन होते त्यांनी अत्यंत विचारपूर्वक या चळवळीत भाग घ्यायचे ठरवले आणि तसेच त्यांनी मला येऊन सांगितले त्यांना असे वाटत होते की ही शेवटची लढाई आहे त्यात आपण भाग घेतला नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे या तीव्र जाणीवने त्यांनी काम करायचे ठरवले होते ते त्यावेळी किर्लोस्करवाडीच्या कारखान्यामध्ये एक अधिकारी म्हणून काम करत होते भूमिगत चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची माझी जी ठिकाणी होती त्यामध्ये किर्लोस्करवाडीमध्ये त्यांचे घर हाही एक माझा महत्वाचा अड्डा होता रेठ बैठकीनंतर सामान्यता एका ठिकाणी दोन दिवसांपेक्षा जास्त राहायचे नाही असा नियम मी पाळू लागलो कराडमध्ये असलो तर एका घरी एका दिवसापेक्षा जास्त राहायचे नाही असाही निर्णय मी घेतला होता आणि असे राहण्यासाठी कराडमध्ये दहा पाच घरे मी मुकर केली होती त्या सर्व ठिकाणी माझे आनंदाने स्वागत होत असे या तऱ्हेची संघटना बांधावयास पुष्कळ परिश्रम करावे लागतात तरी साधा आणि ही कामे आम्हाला करता येत होती हा आमचा अनुभव आहे इतकी त्यासंबंधी लोकांची आपुलकी होती मला आठवते की एकदा कराड शहरात राहणे निव्वळ अशक्य झाले तेव्हा मला कुठेतरी बाहेरगावी जाणे आवश्यक होते म्हणून मी आमच्या पार्लेकर श्री यशवंतराव पाटील यांच्याकडे एक दोन दिवस राहिलो होतो पण त्यांचा माझा स्नेह इतका प्रसिद्ध होता की त्यांच्याकडे राहणे हे फार धोक्याचे होते असे त्यांना आणि मलाही वाटत होते म्हणून मी मसूर खराडे गावाच्या हद्दीत जाऊन राहिलो तिथे माझी राहण्याची व्यवस्था करायचे काम मसूरचे एकोणीशे तीस सालापासूनचे स्वातंत्र्यसैनिक असलखा काटकर दांपत्य यांनी आपल्या अंगावर घेतले होते श्री दत्तोबा काटकर व त्यांची पत्नी पार्वतीबाई या दोघांनी एकोणीशे तीस सालच्या चळवळीत जेल भोगलेले होते आणि त्यांचा अतिशय दाट स्नेह होता त्यामुळे घरगुती जिवाळाही होता दत्तोबांची थोडीफार शेती होती मसूर रेल्वे लाईनच्या पश्चिम बाजूस बऱ्याच अंतरावर असणाऱ्या त्यांच्या शेतीकडे जोंधळ्याच्या पिकात एक छोटीशी झोपडी बांधून त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे त्या भागातील कार्यकर्त्यांशी माझी चर्चा होत असे अशा चळवळीमध्ये कार्यकर्त्यांना वारंवार भेटत राहण आणि त्यांचा उत्साह कायम राखणे हे अतिशय गरजे असत पोलिसांचा ससेमीरा आहे म्हणून लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी गाठबेट बंद झाली तर चळवळ बंद झाली असा लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असतोबांच्या शेतातील त्या झोपडी निदान दहा गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना त्या दोन तीन दिवसाच्या मुक्कामात भो असत आमचे चरेगावचे श्री व्यंकटराव मा त्यापैकी एक होते अत्यंत धाडसी आणि देशभक्तीने प्रेरित झालेला कार्यकर्ता होता मी तर त्यांचे भूमिगत नाव वाघ असे ठेवले होते तसे मध्ये राहण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणजे आमच्या कराड शहराच्या शेजारी दोन महिलांवरचे गाव कारवे हे होते तेथे ते उसाची शेती होती ऊसाच्या शेतीसाठी आज संपन्न असे प्रसिद्ध गाव आहे राष्ट्रीय वृत्तीची परंपरा गावाला आह त्या गावचे प्रमुख कार्यकर्ते आणि माझे मित्र श्री संभाजीराव थोरात यांनी चळवळीच्या सुरुवातीला जेलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे मी त्यांना भूमिगत चळवळीच्या व्यापातून मुक्त केले होते दुसरे माझे कारव्यातील मित्र श्री आत्माराम बापू जाधव हे मात्र भूमिगत चळवळीतील पुष्कळ दिवस अत्यंत हुशारीने काम करत राहिले ते बुद्धीने अतिशय तल्लक होते योजना ठरवण्यात तयार कोणत्यावेळी काय करावे याची झटकन सूचना करण्यात अशा या व्यक्तीचा मला फार उपयोग झाला श्री आत्माराम बापूंच्या जोडीनेच मला उल्लेख केला पाहिजे अशी व्यक्ती म्हणजे श्री माधवराव जाधव श्री माधुराव जाधव यांनी आपले स्वतःचे व्यक्तिमत्व या चळवळीत तयार कल अक्षरशः शक्कर्त्यांचे एक जाळेस त्यांनी आपल्याभोवती बांधले होते आणि धाडसा न युद्ध प्रयत्नांना नवनवडथ आणण्याच काम करू लागल होत कराडच्या पोस्ट ऑफिसमध्य भर दिवसा जाऊन तेथील साहित्य घेऊन जाण्यात त्यांनी जे धैर्य जे कौशल्य दाखवल त्यामुळे सबंद कराड शहरात तो चर्चेचा विषय झाला त्यांनी अशी अनेक कामे केली आहेत पुढच्या काळात म्हणजे एकोणीशे चौवेचाळीस मध्ये तर ते चुकून पोलिसांच्या तवडीत सापडले असताना कराडचा सा जेल फोडून ते बाहेर पडले या सर्व मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या भूमिगत जीवनातील वातावरणाचे स्वरूप खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार नाही म्हणून मी हे लिहीले आह या काळात काहीतरी तासाचा कार्यक्रम केला पाहिजे अशी माझ्या आणि श्री कासेगावकर वैद्य यांच्यामध्ये चर्चा झाली आणि शिरोडे रेल्वे स्टन जाण्याचा कार्यक्रम त्यांनी आणि श्री सदाशिवराव पेंढारकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली पार पडावा असं ठरले कासेगावकर वैद्य यांनी या कामाचे नेतृत्व शेवटी श्री सदाशिवराव पेंढारकर यांना दिले आणि त्यांनी हे काम मोठ्या धार्षाने आणि यशस्वीरितीने पार पाडले पेंढारकरांनी दहा पाच तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळवले होते त्यात माझा वाचा बाबूराव कोतवाल हाही सामील होता असे मला नंतर कळले त्यांच्यामध्ये राष्ट्रीय वृत्ती पहिल्यापासून होती परंतु मी त्याला कधी तू हे कर असे सांगितले नव्हते त्याने स्वयंपूर्तीने हे काम करायचे ठरवले होते आणि त्यात तो पडतो आहे याचा मला एक प्रकारचा आनंदही झाला त्यावेळी तो हायस्कूलचा विद्यार्थी होता आणि हायस्कूलचा विद्यार्थी असतानाच राष्ट्रीय चळवळीत काम करण ही आमच्या कुटुंबाची परंपरा असल्याने मला त्यात आश्चर्य वाटले नाही या सर्व मंडळींनी एका संध्याकाळी शिरवड़ रेल्वे स्ट्रिंग हल्ला कला तिथ असलखा बंदूकधारी पोलिसांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्या बंदुका पळवल्या आणि रेल्वे स्टिन जाल ज्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता त्या दिवशी मी ओगलेवाडीला श्री व्यंकटराव ओगले यांच्या घरी होतो श्री शांताराम बापू आणि कासेगावकर वैद्य या दोघांना याची कल्पना होती श्री व्यंकटराव ओगले हा खरोखरीच मनाचा मोठा दिलदार माणूस होता आणि नकशिकांत राष्ट्रभक्त होता बाहेरचे लोक त्यांना कदाचित उद्योगपती म्हणून ओळखत असतील परंतु मी या गृहस्थांना एक भूमिगत कार्यकर्ता समजत होतो आम्हाला जेव्हा दुसरीकडे उतरण्याची सोय नसे तेव्हा तास दोन तास नुसऱ्या निरोपाणी आम्ही त्यांच्या घरी पोचत असू आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्यच पाहिले आहे तसे ते मोठे कलाकार होते ते उत्तम चित्रकार होते त्यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते त्यांच्या घरी कलाकारांचे नेहमी येणे जाणे असे त्यामुळे त्या, त्या माणसाचे व्यक्तिमत्व मला मोठे आकर्षक वाटे आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला असलो की संध्याकाळी ते आमच्यात गप्पा मारायला येऊन बसत आणि भूमिगत जीवनामध्ये गप्पा मारणारी काही माणसे भेटल्याशिवाय वेळ जात नाही असा माझा अनुभव आहे भूमिगत जीवन हे मोठे एकाकी जीवन असत वेळ जाता जात नाही जेव्हा काही करायचे असते किंवा जेव्हा कुणाला भेटायचे असते किंवा जेव्हा प्रवास करायचा असतो तेव्हा वेळ कसा जातो ते कळत नाही परंतु एखाद्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर वेळ जाणे मोठे कठीण असते मी कायद्याचा विद्यार्थी होतो तेव्हापासून सिगारेट सोडायला लागलो होतो भूमिगत चळवळीमध्ये सिगारेट सोडणे अधिक वाढले होते जेव्हा सिगारेट्स मिळत नसत तेव्हा आम्ही विडीचाही उपयोग केला आहे श्री व्यंकटरावांच्याकडे असल्यानंतर सिगारेटची कमतरता कधी भासली नाही ज्या दिवशी शिरवडे रेल्वे स्टन कार्यक्रम झाला त्या रात्री आम्ही असेच बराच वेळ बसलो होतो तेव्हा आम्हाला बातमी समजली की शिरवडे स्टेशन जाकटरावांनी मला जेव्हा बातमी म्हणून ही गोष्ट सांगितली तेव्हा मी हसलो तेव्हा त्यांना समजले की मला ही गोष्ट अगोदरच माहीत होती मी त्यांना तपशील करता सूचना केली कुणी जखमी झाले आहे काय किंवा पकडले गेले आहे काय याची चौकशी करा असे सांगितले त्यांनी थोड्या वेळात बातमी दिली की असे काहीही झालेले नाही त्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि मी शेवटी झोपी गेलो पहाटेच्या सुमारास एका कार्यकर्त्यांनी येऊन सांगितले की एक बंदूकधारी कार्यकर्ता आला आहे आणि तो तुम्हाला भेटू इच्छितो मला अशा कुणा माणसाची कल्पना नव्हती तरी मी विचारले की यात काही दगाफाटा नाही ना त्यावर त्या कार्यकर्त्याने सांगितले की तसे दिसत नाही मी त्या स्थानिक कार्यकर्त्याला सांगितले की त्या गृहस्थाला मजकडे घेऊ नये ते गृहस्थ म्हणजे कुंडलचे श्री रामोमा पवार हे होते शिरवडे स्टेशनवर हल्ला करणाऱ्यांपैकी ते एक होते पोलिसांच्या बंदुका काढून घेऊन वेगवेगळ्या दिशेनं जे कार्यकर्ते गेले त्यात रामबाऊ हे शिरवड्याच्या समोर असलेल्या डोंगरावर चढून प्रवास करू लागले रात्रीच्या वेळी रस्ता चुकले आणि योगायोगाने उगले वाढीत आले राममामांना वा मी जवळ घेतले पोलिसांची काढून आणलेली बंदूक त्यांच्याजवळ होती ती आम्ही दुसऱ्या एका खोलीत ठेवून दिली आणि शिरवडे स्टेशनच्या बाबतीत एकंदर प्रकार कसा काय झाला त्याची हकीकत मी त्यांना विचारली त्यांनी मुलाच्या बहादूरचे वर्णन करून सांगितले मला त्याचा अभिमान वाटला श्री बापूंना बोलावून मी त्यांची सर्व व्यवस्था करवली आणि ती बंदूक घेऊन त्यांनी कुंडलला कसे परत जायचे त्याची योजना करा असे ठरले आणि ते प्रकरण संपले